वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकशे सातवा लक्ष्मणाला निरोप राम दुःख शोकाने व्यक्त होऊन पुरोहित मंत्रे आणि नगरश्रेष्ठी म्हणाला आता मी या राज्यावर धर्मपरायण भारताला राज्याभिषेक करू इच्छितो तो वीर अयोध्येचा पती होईल आणि मी वनाकडे जाईल अभिषेकाचे साहित्य आणवून घ्या उशीर करू ना आज मैं लक्ष्मण ज्यादा गेला त्या गतिला रामा प्रजाजन प्राण हीन सारे होने भूमिट के राजटकारा कर स्वर्ग भोगा शपथ घेन मैं संगत की रा तुझा वचन माला राजा की इच्छा नहीं राो कुछ कर कौशलावर कोश, कुशवीराना आणि उत्तर कोशलावर लवाला राज्य दे दूत शत्रुघ्नाकडे तोरीत जाऊन त्याला आपण जाणार असल्याचे लवकर कळू देत उशीर नको भरताचे बोरणे ऐकून आणि पौरजनाने दुखाने व्याकुळ होऊन खाली माना घातलेल्या पाहून वशिष्ठ म्हणाले वत्सा रामा पहा हे प्रजाजन भोईसपाट झाले त्यांना काय हवे ते जाणून घेऊन ते तू करणे योग्य त्यांना नकोसे वाटणारे तू करू नकोस वशिष्ठांच्या या सांगण्याने प्रजाजना उठवून रामाने मी काय करू असं या सर्वांना विचारले तेव्हा सर्व प्रजाजन रामाला म्हणाले रामा तू तिकडे जिकडे जाशील तिकडे आम्ही येणार नागरिकांवर जर तुझे प्रेम असेल पराकष्ठेचा स्नेहभाव असेल तर काकुद्या आपण आपल्या बायका पुत्रांसह एकत्र सतपथाला जाऊया मग ते टपोवन असो दुर्गम पर्वत असो नदी असो किंवा समुद्र असो जर तुला आम्ही त्याचे वाटत नसू तर प्रभो आम्हाला सर्वांना तू घेऊन पराकाष्ठेचा आनंद आहे हेच आमचे श्रेष्ठ मागण आहे राजा तुझ्या मागोमाग जाण यातच आम्हाला मनापासून सुख आहे पौर जनांची दृढ भक्ती पाहून राम ठीक आहे म्हणाला आणि आपल्या जीवनाचा अंत आला आहे हे पाहून त्याने कौशलावर कुशवीराला आणि उत्तर कौशलावर लवाला असा त्या उभय कुशल व महात्म्या अभिषेक केला अभिषेक करून त्या दोन्ही पुत्रांना त्याने आपल्या अंकावर घेतले आणि नगरावर त्यांची प्रतिष्ठापना करून एकेकाला सहस्त्र रस दशसहती सहस्त्र घोडे आणि धन दिले पुष्कळ रत्ने पुष्कळ धन हृष्ट पृष्ठ जनाचे त्या दोघा कुशल व त्यांच्या त्यांच्या त्यांच्या पुराकडे पाठवले त्या दोघा वीरांना अभिषेक करून त्यांच्या नगराकडे पाठवल्यानंतर त्याने महात्मा शत्रुघ्नाला आणण्याकरता दूताला पाठवले उत्तरकांडाचा एकशे सातवा सर्ग